नमो भगवते वासुदेवाय तरी अवधान एक दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो श्रोते हो तर तुम्ही एक वेळ श्रवणाकडे लक्ष द्या म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे आहे का परिप्रवडी न बोले होलगीची परंतु महाराज तुमच्या सारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये हे मी सभे आढ्यातेने बोलत नाही लक्ष द्यावे ही माझी लढीवाळपणाची विनंती आहे काजे काळे सरती मनोरथांसे मनोरे पुरती जरी माहेर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणार लाड पुरतात व मनोरथ करणारांचे उंच डोलारे पूर्ण होतात म्हणजे मनाने रचलेले कल्पित पदार्थ सुद्धा प्रत्यक्ष प्राप्त होतात तुमचे या दिले सासी ने तेचे मळे ते सावली देखोनी लोळे श्रांतुझी मी तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाब्याने प्रसन्नता रूप मला टवटवी झाला त्याची ती सावली पाहून महाराज तेथे मी भागलेला लोळत आहे प्रभु तुम्ही सुखामृता चे डो हो म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोला हो, जरी सलगी करू भिहो तरी निवे पा महाराज आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो येथे देखील जर आम्ही लढीवळपणा करण्यास घाबरलो तर आम्ही शांत कोठे व्हावी ना बालक बोबडा बोली का वा कुडा बिचुका ते चोज करुनी माऊली रिझे जेवी अथवा लेकरूप बोबडे बोल बोलत असले अथवा वेडे वेळे पाऊल टाकीत असले तर त्यावरून त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते वरी हो या बहुबा आळुकी करीत त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करत आहोत वाचून माझी वास्तविक पाहिले तर आपल्या सारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे माझ्या बोलण्याकडे अवधान द्या म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल असे बोलण्याची माझी काय योग्यता आहे आपण सर्वज्ञ असल्यामुळे आपण कोठे व केव लक्ष द्यावे हे सहजच करते तसेच आपण स्वतः सुखरूप असल्यामुळे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे सुखाला प्राप्त व्हाल हे माझे बोलणे धारिष्ट आहे सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचे आहे का तर नाही सरस्वतीचा मुलगा स्वभावत सर्व जाण अवधारा आवडे ते सणा धुंधुरु परी महा मिरवे काय करू अमृताची ताटी बोगरू ऐशी रस सोय ऐका काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही त्याला काय करावं अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वान कोठून आणणार अहो हिम करी विंजणे की नादा पुढे आई कवणे लेणी हे कही अहो शीतलिरण असलेल्या चंद्राला दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे का सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे कवणे हे गगनचे आडे आघा ऐसा पवाडू कायचा अहो शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्म पुढे गाणे करणे किंवा स्वतः अलंकारच दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे का सांगा परिमळे काय तुरंबावे सागरे कवणे हे गगनाची आडे आगावे कायसा पवाडू कायचा सांगा सुवासांनी कशाचा वास घ्यावा समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे हे सर्व आकाशच ज्यामध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कोठून असणार तैसे तुमचे अवधानधा येणा ऐसे वक्तृत्व कवन आहे जेणेरी झा तुम्ही त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल कि याला म्हणावे व्याख्यान व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे तरी विश्व प्रकटाती या गस्ती हाती वेणी आरती का चुळोद के दीजे। तरी जग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काडवातीने ओवळू नये का किंवा चुळभर पाण्याने समुद्राला अर्घे देऊ नये का प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती मनोनी बैल जरी गंगावती तरी स्वीकाराल की महाराज तुम्ही मूर्तीमंत शंकर आहात आणि मी दुर्बल मनुष्य भक्तीने पूजा करत आहे म्हणून बैला ऐवजी मी जरी निर्गुंडी वाहत आहे तरी आपण बैल समजूनच तिचा स्वीकार कराल बाळक बापाची ये ताटी रिगे बापा तेच जेवू लागे कि तो संतोष वेगे मुखची बोडवी लहान मुल बापाच्या ताटात जेवायला बसते आणि पानात शिरून बापाला लागते पण बाप न रागवता उलट आनंदाचा भरत आपले तोंडच त्याच्या पुढे करतो तैसा मी जरी तुम्हा प्रती सावटी करीत असे बाळमती तरी तुम्ही तोशीजे जाते प्रेमाची त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने स्वभाव आहे आणि बहुवे म्हणून केलीये सलगीचा नोहेभारू तुम्हा आणि त्या आपलेपणाच्या म्हणजे ज्ञानोबा आमचा आहे अशा प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात म्हणून मी केलेल्या सलगीचे तुम्हाला ओझे वाटणार नाही पढयंत याचे अहो गाईच्या साडाला तिच्या वासराने धुसणी दिली तर त्या योगाने तिला जास्तच पाना फुटतो कारण आवडतीच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते उनी मजले म्हणजे बोले तुम्ही कृपाळू पण निधले जे चे मी जाणवले यालागी लागी बोलिलो मी म्हणून तुमचे निजलेले कृपाळू ते मजल एकरांच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले महाराज याकरता अवधान द्या असे मी बोललो चे आहे, आहे वाहणी हा हो गनासी गवसणी वास्तविक पाहिले तर चांदणे आढीत पिकवतात का किंवा वार्याला कोणी गती दिली आहे का अहो महाराज आकाशाला गवसणी कशी घालावी आई पाणी वोथी जावे न लगे नवनीती माथुला न ते लाजिले व्याख्यान न निघे देखो निका ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही त्याप्रमाणे ज्या संतांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही हे असो शब्द ब्रह्मजीए बाजे शब्द मावळले या निवांतून जे तो गीतार्थू मराठी या हा पाडू काई हे असो वेदांचे शब्द कुंठित झाले असता ते वेद ज्या गीतार्थ रुपी बाजे वर तो गीतार्थ मी मराठी मध्ये बोलावा ही माझी योग्यता आहे का परी ऐसिया हि मजिवसा तो पुढतीची एकी आशा जे धीटिवा करुणी भवा दृश पढियंत परंतु असे असूनही ही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे ती पुढच्या याच एका आशेने की ढिटाई करून आपल्या सारख्यांचा मी आवडता भावे। परि आता चंद्रा पासोनी निविते जय अमृता हुनी जीविते तेने अवधाने कि जो वाढते मनोरथा माझी तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे व अमृताहूनही जीवित वाढवणारे असे जे आपले लक्ष त्या लक्ष्याने माझ्या मनोरथांची वाढ करावी का जे वाई सकाळ सिद्धी मती पिके एरवी कोंबेला उन्मेषू सुखे जरी उदास कारण कि जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तेव्हा माझ्या बुद्धीत सर्वार्थ पूर्णपणे स्फुरतील व एरवी जर तुम्ही उदास राहाल तर अंकुर दशेला आलेले माझे ज्ञान सुकुन जाईल सहजे तरी अवधारा वक्तृत्वाची तरी ऐका कि सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी जर खाद्य मिळेल तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोनदी सुटतील अर्थ बोलाची वाटपाय तेथे अभिप्राव अभिप्राय ते भावाचा फुलोरा होत जाये जायवरी आणखी दुसरे असे कि तोंडातून केव्हा शब्द उच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असतो व तेथे त्या त्यावेळी एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाचा फुलोरा म्हणजे फुलांचा बहर होत जातो म्हणजे बुद्धी अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात म्हण संवादाचा सुवा ओढळे तरी हृदय प्रकाश सारस्वते वे आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रसून म्हणून उल्हास प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल तो सुटला तर हृदय रूपी आकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ दाट आणि श्रोता दुश्चित असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल अहो चंद्रकांत उद्रवता कि रहोय परि ते हातवटी चंद्री की आहे म्हणून वक्ता तो वक्ताची नवे श्रोते नवीन अहो चंद्रकांत म्हण पाझरणारा आहे खरा परंतु त्याला पाझरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्ये आहे म्हणून लक्ष लावून ऐकणाऱ्या श्रोत्या वक्ता हा वक्ताच नाही परी आता आमू गोड करावे ऐसे हे तांदूळ कासया विनवावे साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधाराते परंतु आता आम्हाच गोड करा अशी तांदुळाने खाणाराची प्रार्थना कशा करता करायची लाकडाच्या बाहुल्याने सूत्रधाराची का प्रार्थना करायची काय तो बाहुली यांची जा नाचवी कि आपली ये वाढवी ठेवा ठेवी, काय काज तो सूत्रधार बाहुलीचे कामा करता तिला नाचवतो का तर नाही मग बाहुली नाचवण्याने तो आपल्या ज्ञानाचे चातुर्य वाढवतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवधान द्या अशी श्रोत्यांची विनंती करण्याच्या उठा ठेवीचे आम्हाला काय काम आहे तव गुरु म्हणती काय जाहले हे समस्त हि आम्हा पावले आता सांगे जे निरोपिले नारायणे तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले अरे झाले तरी काय तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले ते सांग येथे संतोषोनी निवृत्ती दासे जी जी म्हण उल्हास अवधारा श्री कृष्ण ऐसे बोलते जाहले यावर निवृत्तीनाथनचे शिष्य ज्ञानदेव महाराज संतोषून उल्ह म्हणाले जी महाराज ऐका श्रीकृष्ण या बोलले। श्लोक पहिला श्री भगवान उवाच इदम तु ते गुह्यतम प्रवक्षाम्यनुसूय वे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञत्व मोशुभ म्हणाले अत्यंत गुह्य असे हे ब्रह्मचे ज्ञान प्रपंच ज्ञानासह असूया रहित अशा तुला सांगतो हे जाणल्याने तू दुःखप्रदा अशा संसारापासून मुक्त होशील नातरी अर्जुना हे बीज पुढे ती सांगी जेल तुझ जे हे अंत करणिवाची अथवा अर्जुना हेच वर्म जे माझ्या अंतकरणातील जीवाची गोष्ट आहे ती तुला पुन्हा सांगतो येणे माने जीवाचे हिये फोडावे मग कापा मज सांगावे ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी इतक्या मानाने जीवाच्या आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तरी परी ये तू आस्थेची चिलीली ये गोष्टीची अवज्ञा नैनसी करू तर बुद्धिमान अर्जुना ना ऐक तू ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खूण म्हणजे मूर्ती आहेस आणि त्यास त्याचप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहित नाही म्हणून ए गुढ आपुले मोडो वरी न बोलावे ही बोलावे घडो परी आमुचे पडो तुझ्या जीवी म्हणून आमचे गुप्त मोडले तर मोडो शिवाय न बोलण्याची जी गोष्ट तीही बोली जाऊ पण आमच्या अंतकरणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरू परिथानाची अनन्य मिळे बा अर्जुना स्तनात खरोखर दूध गुप्त असत पण त्याची गोडी स्तनच नसते या करता एकनिष्ठ सेवन करणारे असे आपले लेकरू जर प्राप्त झाले तर त्या पिणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईना काढी मग निर्वाळ लिरी ते सांडी भिखुरी गेले म्हण कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर मग ते सांडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल का या लागी आणि शुद्ध मती जो अनिंद कु अनन्यगती पैगा गोप्य हि परितया प्रती चावाळीजे सुखे या करता चांगले मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा व एकनिष्ठ असा जर श्रोता मिळाला तर त्यास आपली गुह्य गोष्ट असली तरी खुशाली सांगावी तरी प्रस्तुत आता गुणी तू वाचू न आणिक नाही म्हणून तुझ्या ठाई लपवू नये तर आता सध्या या गुणाने युक्त तुझ्या वाचून दुसरा कोणी दिसत नाही म्हणून जरी गुहे गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही आता किती नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञाने आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल तर आता तुला सहजच प्रपंच ज्ञाना सहित आत्मज्ञान सांगेल परितेची वाडे जैसे भेसळले खरे कुडे मग फाडो वाडे, फाडोवाडे परंतु जसे खरे खोटे एकत्र मिसळले असत ते परीक्षा करून निरनिराळे काढावे त्याप्रमाणे स्पष्टतेने ज्ञान विज्ञान तुला सांगेल का चा सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान देऊ अथवा ज्या प्रमाणे करावे त्याप्रमाणे वेग मग वारयाची या धारसा पडिला कोंडा कानुरेची जैसा आणि अन्नकणाचा आपण एकत्र मिसळलेले कण व भूस वाऱ्याच्या धारेवर उफाणले असता जसा कोंडा उडून जाऊन धान्याची आपोआप रास जमते तैसे जे जाणी तया साठी संसार संसाराची येऊनी बैसवी पाठी मोक्षश्रीचा त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्याने ते ज्ञान संसाराच्या गाठी लावून म्हणजेच अनात्मत श्लोक दुसरा राजविद्या राज गुह्यम पवित्रम निदम उत्तम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुखम कर्तुम अव्ययम हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा सर्व गुह्यांचा स्वामी पवित्र उत्कृष्ट प्रत्यक्ष अनुभवास येणारे धर्माला अनुसरून असलेले सुखाने अथवा सहज आचरण करता येणारे म्हणजे मिळवता येणारे आणि क्षयरहित आहे जे जाणणे या गावे यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जे सकल गुह्यांचा गोसावी पवित्र रावो हे स्वरूप ज्ञान सर्व विद्यांच्या गावांमध्ये श्रेष्ठत्वाच्या आचार्य पदावर आहे आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे व जे पवित्र गोष्टीचा राजा आहे आणि धर्माचे निजधामचे उत्तम येत नाही आणि जे ज्ञान धर्माचे स्वतःचे राहण्याचे घर आहे आणि त्याचप्रमाणे जे ज्ञान सर्व उत्तम पदार्थात उत्तम आहे व ज्या ज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन्हा दुसऱ्या जन्माचे काम नाही मोटके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदय स्वयं भची असे प्रत्यक्ष फावो लागे तैसेना दिसते पण ते हृदयात नित्यसिद्धच असते तसे ते आपऊ लागते देवीची पैगा सुखाचा पाऊटी चढता येई जे जयाची या भेटी मग भेटल्या किर मिठी भोगणे अरे अर्जुना ज्याच्या भेटीला सुखाच्या चढत्या पायऱ्यांनी यावयाचे असते आणि जे भेटले असता निश्चय करून भोगणे हि संपते परि भोगाची आईली कडिली ये मेरे चित उभे ठेलेची सुखाभरे ऐसे सुलभ आणि सोपारे वरी पर परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर चित्त उभे राहिल्यावर ते सुखाने पूर्ण भरून जाते असे ते स्वरूप कष्टा वाचून मिळणारे व वा सोपे असून शिवाय आणि कही एकता आले तरी नवचे आणि अनुभवीता काही नवेचे वरी विटे हि अर्जुना याचे आणखी एक महात्मे आहे ते असे कि जे प्राप्त झाले असता कधी हातातून जात नाही आणि अनुभवले असता म्हणजे सेवन केले असता काही कमी होत नाही शिवाय त्यात काही विकार येथ जरी तू तार्किका ऐसी हन घे शंका ना ये वस्तु उरली के विप तर्क कुशल अर्जुन या ठिकाणी जर तू अशी शंका घेशील कि एवढी ज्ञानासारखी ही वस्तू अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहिली एकोत्तरे वाढी जे जळतीये जागी घाली उडी ते अनायासे स्वगोडी, गोडी केवी शंभराला एक ब्याज मिळून एकशे एक, एक रुपये व्हावेत म्हणून जळत अग्निमध्ये म्हणजे धोक्यामध्ये उडी घालतात असे जे लोक ते कष्टा वाचून मिळणारी स्वरूप सुखाची गोडी कशी टाकतील तरी पवित्र आणि रम्य देवीची सुखोपायेची गम्य आणि स्वसुख वरी धर्म्य वरी आपण पाजोडे तरी पवित्र आणि रम्य त्याचप्रमाणे सुखोपायानेच प्राप्त होणारे व ते आपले स्वतःचे सुख परंतु धर्माला धरून मिळणारे शिवाय ते आपल्याच ठिकाणी आपल्याला मिळते ऐसा अवघा सुरवाडू आहे तरी जना हाती केरवला हा शंकेचा ठाव कीर होये, किर होय तू याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुखकर आहे तर ते लोकांच्या तराख्यातून राहिले कसे ही खरोखर शंकेची जागा आहे परंतु तू अशी शंका धरू नकोस श्लोक तिसरा अश्रद्ध धाना पुरुषा धर्म अप्राप्यमान्यु संसार वर्तमनी हे शत्रुतापणा या आत्मज्ञान रुपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे मनुष्य माझी प्राप्ती न होता मृत्यून युक्त अशा संसारामध्ये वारंवार परत जातात पाहे पादूध पवित्र आणि गोड पासी त्वचे पदरा आड परिते अवधे गोचिड अशुद्ध काय ने घरुना पहा दुध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळच म्हणजे सड्याच्या कातडीच्या पदराच्या पलीकडे आहे परंतु गोचीड ते टाकून देऊन रक्तच पित नाही काका मलकंदा आणि दर्दुरी नांदणूक एकेची घरी परीपरा गुसे भ्रमरी जवळील चिखलूची उरे किंवा कमलाचा कांदा आणि बेडूत यांची वस्ती एके ठिकाणी परंतु कमलातील परिमळ दुरचे भुंगे येऊन सेवन करून जातात आणि जवळच असलेल्या बेडकाना केवळ चिखलच चिल्लक राहतो ना तरी परिवरी, लोया रुतलिया आहाती सहस्रवरी परी तेथ बैसोनी उपवासू करी का दरिद्रेजी अथवा दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत परंतु तो तेथे राहून उपवास करतो किंवा दारिद्र्यात जीवित कंठीतो तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा त्याप्रमाणे सर्व सुखांचा बगीचा असा जो मी तो मी सर्वांच्या हृदयात असताना त्या मला न जाणून मूर्ख लोक सुखा करता विषयांचीच इच्छा करतात बहु मृगजळ देखोनी डोळा थुंकी अमृताचा गिळिता गळा तोडीला परिसू बांधिला गळा शुक्ती का लाभे पुष्कळ से मृगळ डोळ्याने पाहून अर्धवट गेलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा अथवा गळ्यात बांधलेला परीस शिंपीच्या लाभाने तोडून टाकावा तैसी अहम ममतेची ये लवडसवडी माते न पवती बापुडी म्हणून जन्म दुथडी ढली त्याप्रमाणे मी व माझे आणि म्हणून श्लोक चौथा मया ताता मेदम सर्वम जगदव्यक्त मूर्तीनं मत्स्थानी सर्व भूतानी नचाहम तेशिता अव्यक्त रूप अशा मी हे सर्व जग व्यापलेले आहेत सर्व भूते आहेत पण मी त्यांच्या मुखाप्रति भानू का कही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे सहज विचार करून पाहिले तर मी कसा आहे तर तोंडासमोर जसा सूर्य तसा मी सगळ्यांना सदा समोर आहे पण तो सूर्य केव्हा नसतो म्हणजे रात्री नसतो व केव केव्हा दिसत नाही म्हणजे दिवसा सुद्धा दिसत नाही असा त्याच्यात कमीपणा आहे तसा कमीपणा माझ्यात नाही माझे या विस्तारले पणाचे निनावे हे जगची नोहे दूध मुरले स्वभावे तरी ते दही माझा विस्तार म्हणजे जग नाही का तर होय जग म्हणजे माझाच विस्तार आहे ते कसे तर जसे दूध विरजले असता तेच स्वभावता दही होते का बीजची जाहले तरू, अथवा भांगाराचे अलंकारू तैसा माझे एकाचा विस्तारू ते जग अथवा बीजच झाड झाले किंवा सोनेच अलंकार बनले त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्या एकाचा विस्तार आहे ते अव्यक्तपणे मूर्ती मिस्तार जाणे हे अव्यक्तपणाने थिजलेले म्हणजे संकुचित असते तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते म्हणजे पसरते या रीतीने अव्यक्त रूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने रूपा विस्तार पावतो असे समज महदादी देहाते ये भूते परी माझ्या ठे जैसे जळी फेन पाण्यावर जसा फेस भासतो त्याप्रमाणे महतत्वापासून देहापर्यंत ही सर्व भूते माझ्या ठिकाणी भासतात परितया फेना आतू पाहता जेवी जळ दिसे पंडूसुता ना तरी अनेकता चे नो हि जे अर्जुना पण त्या फेसाच्या आत पहिले असता जसे पाणी दिसत नाही अथवा स्वप्नातील अनेक पण जसे जागे झाल्यावर नसते तैसी भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही उपपत्ती तुझ पाहि सांगितली त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी जरी भासली तरी मी त्यामध्ये नाही हा विचार आम्ही तुला मागे सांगितला तो लक्षात हा विचार अध्याय सातवा श्लोक बारा मध्ये सांगितले म्हणली एवढ्या करता बोललेल्याच गोष्टीचा विस्तार करू नये म्हणून हे बोलणे राहू दे तर माझ्या स्वरूपात तुझी दृष्टी प्रवेश करू श्लोक पाचवा न चमत्ता भूतानी पश्चिमे योगमहेरम भूत भून भूत महात्मा भूत भावन कल्पना टाकून पाहू लागलास तर सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थितही नाहीत असा हा माझा ऐश्वर योग आहे पहा तसेच भूतांचे धारण करणारा तथापि अलिप्त असल्याने भूतांच्या ठिकाणी स्थित नसलेला आणि ज्याचे ठिकाणी भूतांची कल्पना करता येईल अशा प्रकारचे माझे स्वरूप आहे मायेच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्ध स्वरूप स्थिती ती जर तू कल्पना टाकून पाहशील तर ते हे सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणे देखील व्यर्थ आहे कारण सर्व मीच आहे म्हणून ए परी भूत देखे। सहज विचार केला तर कल्पना रूप संध्याकाळच्या वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते म्हणून माझे स्वरूप अखंड दंडायमान जरी आहे तरी ते अस्पष्ट होते व त्या ठिकाणी भूते निरनिराळी आहेत असे दिसते तेची संकल्पाची सांजोपे ती अखंडिताची आहे स्वरूपे जैसे शंका जातो लोपे सापण तीस कल्पना रूप संध्याकाळ नाहीशी झाली म्हणजे त्यावेळी मी अखंड दंडायमान स्वरूपानेच आहे ते कसे तर ज्याप्रमाणे माळेवर होणारी सर्प कल्पना जाता क्षणीच माळेचे सर्पण जाऊन तिचे मूळचे स्वरूप दिसते भूमिया तूनी स्वयं काय या गाडगे निगती चे की। सहज तर घागरी व मडकी यांचे आकार आपोआप जमिनीतून निघतात का तर नाही परंतु त्या घागरी व ती मडकी हे कुंभारच्या बुद्धीच्या कल्पनेचेच आकार उमटलेले आहेत ना तरी सागरी चा पाणी काय तरंगाची या आहाती खाणी हे आवांतर करणे वारी नव्हे अथवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी आहेत का पाण्याचे रूपांतर म्हणजे लाटा ही वाऱ्याची करणी नव्हे का पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेठी तो वेढीत याची या कापड जा असे पहा कि कापसाच्या पोटात कापडाचा गठ्ठा आहे का तो कापूस नेसणारा दृष्टीने कापड झाला आहे तरी सोने हो मोडे ये अलंकार हे वरिचिली कडे ले तयाचे निभावे सोन्याचे जरी अलंकार झाले तरी त्याचे सोने पण मोडत नाही सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात ते दागिने घालणाऱ्याच्या दृष्टीने आहेत सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे का आरिसाजे आविष्कारे जे आपले की साचो कारे तेथेची होते प्रतिध्वनीची प्रत्युत्तरे अथवा आरशामध्ये जे प्रतिबिंबित होते ते शब्द आपलेच असते कि खरोखर दुसरे तेथे उत्पन्न होते सांग तयसी ये निर्मळे माझा स्वरूपी तो भूत भावना आरोपी तयासी तयाचा संकल्पी भूता भासू असे त्याप्रमाणे त्या माझ्या शुद्ध स्वरूपी जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्याच कल्पने मध्ये भूतांचा भास होतो त्याची कल्पती प्रकृती पुरे आणि भूता आधीच सरे मग स्वरूप उरे एक निखळ माझे तीच कल्पना करणारी प्रकृती संपली की भूताबास मुळचाच संपलेला आहे मग एक एकसारखे माझे शुद्ध स्वरूप राहते हे असो आंगी भरलीय भवंडी जैशा भोवत दिसती अरडी दरडी तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते हे असू आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता अंगात भोवळ आल्यामुळे जसे भोवतलच्या भिंती नदीचा काठ वगैरे सर्व काही इकडे तिकडे फिरल्यासारखे दिसते त्याप्रमाणे आपल्या कल्पनेने माझ्या अखंड स्वरूपी भूते भासत त्याची कल्पना सांडून पाहि तरी मी भूती भूते माझ्या ठाई हे स्वप्नी परी नाही कल्पा वयाजोगे तीच कल्पना टाकून पाहिली असता मी प्राण्या व प्राणी माझ्या मध्ये असे हे स्वप्ना मध्ये सुद्धा कल्पना करण्यासारखे नाही आता मी एक भूता ते धरता अथवा भूता माझी या संकल्प संनिपाता आतुलिया बोलिया आता मी एक प्राण्याच धारण करणारा आणि प्राण्यांमध्ये मी असणारा ही बोलणी संकल्प रूप म्हणजे कल्पना रूप संनिपात झालेल्या बडबडी आहेत मनो नी या विश्वेसी विश्वात्मा जो म्हणून लव्यू सदा म्हणून आवडत्यांच्या मध्ये उत्तम आवडणारे अर्जुना ऐक या प्रमाणे मी विश्वासहित विश्वाचा आत्मा आहे आणि तो मी या मिथ्या भूत समुदायाला सदा आश्रय रश्मी नवतेची मृग जळ आभासे माझ्या भावी सूर्यकिरणांच्या आधाराने जसे नुसते मृग जल भासते त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी मृग जलवत मिथ्या समज आणि मलाही सूर्यकिरणांच्या प्रमाणे सत्य समज मी ये परीचा भूत भावनु परी सर्व भूतांसी अभिनू जैसी प्रभा आणि भानू एक या प्रकारचा मी जग या कल्पनेला आश्रय आहे परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाही असा आहे तो कसा तर ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्यचा प्रकाश एकच आहे त्याप्रमाणे सर्व प्राणी आणि मी एक आहे हा आमुचा ऐश्वर योगो तुवादे खिला की चांगू आता सांगे काही एथ लागू भूत भेदाचा असे अर्जुना हा आमचा ऐश्वर योग तुला चांगला समजल्या ना आता येथे महतवापासून देहा पर्यंतची तत्वे व मी या मधील भेदाचा काही संबंध आहे का सांग बरे या लागी मज पासून भूते आणि नव्हती हे निरुते आणि भूता वेगळी या माते काही चि या याकरता माझ्याहून सगळे प्राणी वेगळे नाहीत एक खास आणि मला ही प्राण्याहून वेगळे कधीच मानू श्लोक सोकवा यथा आकाशस्थित नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वांनी भूतानी मत्स्थानी महान व सर्वत्र संचार करणारा वायू आकाशाच्या ठिकाणी नित्य स्थित आहे त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत असे झाले पै गगन जेवडे जायचे पण सहजे हिया वेगळा दिसे गगन ते परंतु आकाश जसे जेवढे आहे तसाच व वा तेवढाच वायू आकाशात आहे सहज पंखा हलवून पहिले तर तो वेगळा दिसतो नाहीतर आकाश व एकच आहे तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पीजे तरी आभासे काही निर्विकल्पी तरी नाही त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी काही कल्पिले तर भासतात व जर कल्पना केली नाही तर ते नाहीतच त्या ठिकाणी सर्व मिच मी आहे म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे निसरसे हो म्हणून प्राणी मात्रांचा भास आहे आणि हे कल्पनेच्या योगाने आहे कारण की भूता भास हा कल्पना नष्ट झाली कि तिच्या बरोबर नष्ट होतो व कल्पना उत्पन्न झाली कि तिच्या बरोबर उत्पन्न होतो त्याची कल्पिते मुदल जाय तयासे नाही हे आहे म्हणून पुढती तू पा आहे हा ऐश्वर योग तीच मूळ कल्पना ज्यावेळी नाहीशी होते तेव्हा भूतांचे असणे आणि भूतांचे नसणे हा व्यवहार कोठून होणार म्हणून तू आणखी या ऐश्वर योगासंबंधी पुन्हा विचार कर ऐसिया प्रती बोध तू आपणे या ते कल्लोळू एक करी मग जव पाहसी चरा तुची आहासी अशा अनुभवाच्या ज्ञान समुद्रामध्ये तू आपल्याला एक लाटकर मग चराचरात जर तू पाहशील तर तूच एक आहेस या जाणणे म्हणती देव तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना देव म्हणतात अर्जुना या ज्ञानाची जागृती तुला आली ना जर आली असेल तर आता द्वैत स्वप्न मिथ्या झाले की नाही तरी पुढती जरी विपाये, विपाय कल्पनेची पुन्हा जर कदाचित बुद्धीला कल्पनेची झोप येईल तर अभेद ज्ञान जाईल आणि त्यामुळे मग कल्पना रूपी झोप लागल्यावर तू द्वैतरूपी स्वप्नात पडशील म्हणून ये निद्रेची वाट मोड निखळ उद्बोधाचे आपण पेघडे ऐसे वर्म जे आहे पुढे ते दाव म्हणून या कल्पना रुपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वरूप जागृती रूपच होऊन जाऊ असे जे एक वर्म आहे ते आता तुला उघड दाखवतो तरी धनुर्धरा धैर्या निके अवधान देई बा धनंजया सर्व भूताते माया करी हरी अर्जुना बाबा दे। अरे सर्व प्राणी व तीच त्यांचा नाश करते श्लोक नहीं। नहीं। नहीं। सर्व प्रकृती मिनस्तानी कल्पाद विसृम्यह हे कोणते या कल्पक्षय का माझ्या मायेप्रत सर्व भूते जातात त्यांना पुन्हा म्हणजे दुसऱ्या कल्पाच्या आरंभी मी निर्माण करतो प्रकृती जे तुझी अष्टी जीवरूप जीला प्रकृती असे नाव आहे आणि जी तुला दोन प्रकारांनी सांगण्यात आली एक आठ प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली तर दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली हा प्रकृती बिखो आघवा तुवा तू वागा पांडवा म्हणून असो काय सांगावा पुढत पुढती हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना तू मागे अध्याय सातवा श्लोक चार व पाच मध्ये ऐकला आहेस म्हणून आता तू राहू दे वारंवार कशाला सांगायला पाहिजे तरी ये माझी ये प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी ये तरी ही सर्व भूते महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात ग्रीष्मा ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उन्हाळ्यात बीजा सहित गवते ज्याप्रमाणे पुन्हा भूमी मध्ये चांगली लीन होतात का वारशीये ढेंडे फिटे जेव्हा शारदी ये अनुघडू फुटे तेव्हा घनजात आटे गगनी चे गगनी अथवा वर्षा ऋतूचे अवडंबर नाही होते व जेव्हा शरद ऋतूचा गुप्तपणा नाहीसा होतो म्हणजे शरद ऋतू जेव्हा लागतो तेव्हा मेघ मात्र आकाशाचे आकाशातच नाहीसे होत ना तरी आकाशाची ए खोपे वायू निवांतूची लोपे का तरंगता हारपे जडीजेवी अथवा आकाशाच्या घरात वायु शांतच होऊन नाहीसा होतो अथवा लाटेचा आकार पाण्यामध्ये ज्याप्रमाणे नाहीसा होतो अथवा जागी नवप्न मनीचे मनी कल्पक्षी अथवा जागृती का स्वप्न मनातल्या मनात नाहीसे मनात होते त्याप्रमाणे कल्पक्षयाच्या वेळी प्रकृती झालेले सर्व जग पुन्हा प्रकृतीत ऐक्याला पावते मग कल्पा आधी पुढती मीची सृजी ऐसी वदती तरी ये विषयी निरुती उपपत्ती ऐक नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी मीच वृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात तर या विषयी खरा विचार ऐक